स्कंध सातवा अध्याय तिसरा सुकन्या आणि चवनमुनी यांचा विवाह हो। सर्वच प्रजाजनावर गुडी गुलाबी रागाने स्वजनांपास चौकशी सुरू केली सर्वच प्रजा आणि आपला पिता अत्यंत त्रस्त झाला आहे हे अवलोकन करून आपण केलेल्या कर्माबद्दल सुकन्याच्या मनात शंका आली आपण काट्याने वारुळ फोडले याचे तिला स्मरण झाले तेव्हा अत्यंत घाबरून ती पित्याकडे गेली आणि म्हणाली हे तात मी माझ्या सख्यासह खेळत असता पुष्पलताने वेढलेले एक वारुळ मला दिसले वारुळाच्या छिद्रातून दोन ज्योती मला दिसल्यावर ते काजवे आहेत असे समजून मी त्या ज्योतींचा काट्याने वेध केला तेव्हा तो काटा उदकाने भिजलेला मला दिसला आणि वारुळातून हाय हाय असे क्षीण झालेले शब्द मला ऐकू आले मला वाटले मी काही ते चांगले कृत्य केले नाही ते खरोखरच काय आहे याबद्दल ऐकल्यावर आपल्या कन्येकडूनच मुनींचा अपराध घडला असावा असा संशय येऊन राजा सत्वर वारुळाकडे वेगाने निघून गेला तिथे गेल्यावर त्याने ते वारुळ फोडले तेव्हा आत असलेले अत्यंत कष्टी आणि असहाय्य झालेले चवन मुनी त्याला दिसले राजाने त्यांच्याकडे साष्टांग नमस्कार घालून तो हात जोडून नम्रपणे उभा राहिला आणि तो महामुनी चवन भार्गवाला म्हणाला हे महामुने अत्यंत घोर पातक घडले आपण तिला क्षमा करावी हे ब्रह्मन मुनींना रागद्वेषादी भावना होत नसतात असे आम्ही ऐकतो म्हणून माझ्या सुकन्याचा अपराध विसरून तिला क्षमा करा अशा प्रकारे राजाचे विनय युक्त आणि सखेदाचे भाषण ऐकून चवनमुनी म्हणाले राजा मी इतकिंच क्रोधिष्ट होत नाही आता हेच पाहना तुझ्या कन्येने अत्यंत पीडा दिली पण तरीही मी तुला अथवा दिला, शाप दिलेला नाही पण हे राजा माझ्यासारख्या निरपरा तापसाच्या नेत्रांना अपार पिडा होत आहे आणि याच घडलेल्या प्रमादामुळे तुलाही दुःख भोगावे लागत आहे प्रत्यक्ष देवीचा भक्ताचा अपराध केल्यावर प्रत्यक्ष शंकर जरी एखाद्याचा त्राता असला तरीही पुरुषाला सुख होणार नाही हे राजेंद्रा मी नेत्रहीन झालो असून जरेने कष्टी झालो आहे मी करू तरी काय हे राजा आता माझी कोण सेवा शुश्रूषा करणार राजा म्हणाला हे मुनिवर् आपण त्याची अगदी चिंता करू नका माझे पुष्कळ सेवक असून आपली ते नित्यसेवा करतील पण आपण या अपराधाची क्षमा करावी महामुने आपल्या आपल्यासारखे तापसी क्षमाशील असल्याचे त्यांचा राग अत्यंत अल्पवेळ टिकतो चवनमुनी म्हणाले राजा मी तर अंध झालो माझ जवळ दुसरे माणूस नाही आता मला तपश्चर्या कशी करता येईल शिवाय तुझे सेवक माझे काय चांगले करणार आहेत हे राजा तुला खरेच माझी क्षमा व्हावी अशी इच्छा असेल तर माझे मागणे मान्य कर तू तु तुझी सुकन्या मला अर्पण करण हे राजा मी त्यामुळे संतुष्ट होईल मी तपश्चर्या करीत असता ती माझी नित्यसेवा करत होईल तेव्हा हे राजा योग्य तो विचार करून तू मला कन्या दे त्यात कोणताही दोष नसून मी तपस्वी आहे आणि ब्रह्मचर्य व्रतस्थ आहे चवन मुनींचे भाषण ऐकताच राजा चिंता व्याकुळ झाला आणि काहीच न बोलता होकार अथवा नकार न देता स्तब्ध होऊन विचार करू लागला माझी सुंदर एकच कन्या या कुरूप अंध आणि वृद्ध अशा तपस्व्याला कशी देऊ त्यात मला काय सुख होणार स्वतचे योग्य अयोग्य समजणाऱ्या कोणत्या पुरुषाला आपल्या कन्याच्या संसार सुखाची हानी कराविषयी वाटेल या अशा अंध वृद्ध पती बरोबर ती यवना मदन व्याकुल झाल्यावर कसा काळ काढू शकेल कारण तारुण्य हे फार अवघड आहे कोणत्याही स्त्रीला राजकन्येला मदनाच्या बाधेचे निवारण करणे केवळ अशक्य आहे आपल्या बरोबरीचा पती लाभूनही जर त्यांना कित्येकदा अनुपम्रती सुख मिळत नाही तर अशा वृद्ध अंधपतीकडून कसे सुख मिळेल आणि सुस्वरूप युवतीला यावर संयम करणे कसे साध्य होईल रूप संपन्न स्त्रीला तर दुष्ट प्रवृत्तीचे लोक फसवतातच हार काय गौतमाच्या पत्नीला प्रत्यक्ष हल्लेला इंद्राने फसवले अधर्म हातून घडला म्हणून गौतम मुनीने पत्नीला शाप दिला तेव्हा कितीही त्रास झाला तरी मी माझी सुंदर कन्या याला देऊ शकणार नाही अशा प्रकारे पूर्ण विचार केल्यावर शर्याती खिन्न मनाने राजवाड्यात परत आला त्याने जड अंतकरणाने आपल्या मंत्रीगणांना बोलावून घेतले आणि तो म्हणाला हे मंत्रीगणानो आता मला तुम्हीच सल्लामसलत द्या मी माझी मुलगी त्या वृद्ध अंध च्यवनाला द्यावी की दुःख भोगावे ते आता तुम्ही मला सांगा तुम्ही सर्वजण एकत्रितपणे विचार करा आणि मला योग्य ते सांगा सर्व मंत्री विचारपूर्वक म्हणाले हे राजा हा प्रसंग अत्यंत दुर्धर आहे आम्ही याचा कसा निर्णय करणार ही अति सुकोमल सुकन्या दुर्भाग्याला द्यावी हे योग्य नाही अशा प्रकारे मंत्री गण आणि आपला पिता केवळ आपल्यामुळे संकटात पडल्याचे अवलोकन करून ती लावण्यवट्टी सुकन्या अत्यंत हास्यवदन होऊन म्हणाली हे माझ्यासाठी आपण सर्वजण का बरे चिंताग्रस्त झाला आहात अत्य दुखी उदासक त्रस्त मुनी से समाधान करीन वे पड़े आत्मा अर्पण करीन सर्वा दुखा व्याकूल होने से खरेच का मुनी प्रसन्न कर मुला राजा मंत्री श्रवण के लिए राजा हे सुकन्ये तुझे म्हणणे खरे आहे पण तुझ्यासारखी कोमलांगी कृषी अबला त्या निर्जन वनामध्ये जाऊन त्या क्रोधिष्ठ अंध आणि वृद्ध अशा मुनीला कशी प्रसन्न करून घेणार तू रतीप्रमाणे तुझ्या सुखासाठी मीच तत्पर राहायला हवे तसे न होता त्या वृद्ध तपसव्याला मी माझी कन्या कशी देऊ वास्तविक कोणत्याही पित्याने आपली कन्या तरुण वयाच्या बल आणि धनसंपन्न अशा सुंदर पुरुषालाच अर्पण केली पाहिजे निर्धनाला कधीही अर्पण करू नये हे सुंदर कन्ये तुझे रूप आणि त्या मुनीचे रूप आहे त्याचे वय विवाह तू तरुण आणि राजवाड्यात राहिलेली आहेस तेव्हा हे कमलनयने तू त्या झोपडीत जाऊन राहावेस अशी मी कशी इच्छा करू त्यापेक्षा मला आणि त्रस्त सैनिकांना मरण प्राप्त झाले तरी चालेल पण मी तुझ्यासारख्या कन्येला वृद्ध अंधाला अर्पण करणार नाही दैवत असेल तेच होईल मी कदापिही धीर सोडणार नाही सुकन्ये तू निश्चिंत रहा, मी तुला अंधास देणार नाही हे राज्य हा देह जाहो अथवा राहो पण त्या अंध मी माझी कन्या अर्पण करणार नाही पित्याचे निश्चय असे भाषण ऐकून सुकन्या प्रसन्न मनाने म्हणाली हे आपण माझी खरेच चिंता करू नका आपण निश्चिंत होऊन मला त्या मुनी सर्पण करा माझ्या एकटीसाठी सर्वांना दुःख द्यावे हे योग्य नव्हे मी अत्यंत संतुष्ट मनाने त्या निबिड वनात राहून पतीची परमसेवा निष्पाप राजेंद्रा मी पतिव्रता धर्म नीटपणे आचरणात आणीन हे तात मी विषयभोगाची इच्छा करीत नाही मी स्थिर चित्ता आहे सुकन्याचे विचारयुक्त भाषण ऐकून मंत्र्यांना विस्मय वाटला राजाही प्रसन्न झाला सुकन्याला घेऊन शर्याती राजा मुनीकडे गेला आणि साष्टांत घालून तो म्हणाला हे महाभाग्यवान आपण आपल्या सेवेसाठी माझ्या या कन्येचा स्वीकार करा असे म्हणून राजाने आपल्या कन्येचा विवाह हो त्या अंध चवन भार्गवाबरोबर लावून दिला त्या राजकन्येचे पाणीग्रहण केल्यावर च्यवन मुनी संतुष्ट झाला राजाने मुनिला विपुल धन दिले जासी आणि अमूल्य नजराणा अर्पण केला पण मुनीने इतर कशाचाही स्वीकार केला नाही स्वतःच्या शुश्रूषेसाठी त्याने फक्त सुकन्याचा स्वीकार केला आणि त्याने प्रसन्न होऊन राजाला आणि सर्व सैनिकांना पुश्याप देऊन पीडारहित केले त्यामुळे त्या सर्वांनाही अत्यंत आनंद झाला कन्यादान करून राजा घराकडे निघाला असता सुकन्या म्हणाली हे हे माझे अलंकार आणि भारी महावस्त्रे मला नको आहेत ती आपण घेऊन जा आणि मला एक द्या मी मुनिपत्नी तपश्चर्या करीन आणि पतीची सेवा करीन त्यामुळे संपूर्ण त्रैलोक्यात माझी ख्याती होईल परलोक सुख मिळावे म्हणून मी उत्कृष्ट वागणूक ठेवणार आहे मी सुंदर आणि तरुण असले आणि पती जरी वृद्ध असले तरीही मी शीलभ्रष्ट होणार नाही या बदल आपण निश्चिंत असा वशिष्ठांची पत्नी अरुंधती ज्याप्रमाणे मी सुद्धा कीर्ती मिळवीन आणि त्रैलोक्यात विख्यात होईन धर्मशील राजाने आपल्या कन्याचे म्हणणे ऐकून तिला तापसाचा वेश आणून दिला पण तो वेश परिधान केलेल्या कन्येला पाहून राजाला अपार रडू कोसळली ती तापसवेश परिधान केलेली आपली रूपसंपन्न कन्या अवलोकन करताच राजा अत्यंत खिन्न झाला आणि तेथेच उभा राहिला राजाप्रमाणे त्याच्या सर्व भार्याही अत्यंत दुखाने रोदन करू लागल्या आणि थरथर शरीराने त्यांनी आपल्या कन्येचा निरोप घेतला आपल्या कन्येला तेथे ठेवून थे राजा आपल्या भार्या आणि मंत्रीगणांसह हो राजधानीकडे परत आला अध्याय तिरा स